पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय पंधरावा रात्री एकतीस एक बत्तीस श्रीभगवान म्हणाले या जगात दोन पद्धती दिसतात पहिली ज्याची मुळे उंच आहेत आणि शाखा खाली आणि ज्याला वेदरूपी पाने फुटलेली आहेत अशा आश्वस्त वृक्षाप्रमाणे जे जगाला पाहतात ते ज्ञानी दुसरी पद्धत अशी आहे संसारुपी या वृक्षाच्या शाखा वरखाली पसरलेल्या आहेत त्याला त्रिगुणायुक्त विषयरूपी अंकुर फुटलेल्या आहेत आणि विषयांमुळे ते कर्मवंदनात सापडले आहे या वृक्षाचे स्वरूप त्याचा आरंभ अंत आणि ठिकाण हे काहीच कळू शकत नाही या अश्वस्त वृक्षाचे खरे स्वरूप त्याची सुरुवात त्याचा शेवट त्याचा आधार या गोष्टी या ठिकाणी समजून सांगता येऊ शकत नाहीत आत्म्याच्या उज्जगात प्रवेश व्हावा व तेथून त्याला परत या नश्वर जगात याव्या लागू नये म्हणून खोलवरमुळे रुजलेल्या या अश्वत्थरूपी संसार वृक्षाला असहकाराच्या कुराडीने तोडावे लागते हे उद्दिष्ट लक्षात ठेवून विश्वाची ही प्रक्रिया पुरातन काळापासून ज्या नारायणाने सुरू केली आहे त्याची आपण भक्ती केली पाहिजे तो सुज्ञ अहंकार आणि भ्रम यांच्यापासून मुक्त असतो आणि ज्याने आसक्तीच्या विकारावर विजय मिळवलेला असतो जो परमात्म्याची भक्ती करतो ज्याला कशाची हाव नसते आणि ज्याच्याकरता सुख आणि दुःख हे सारखेच असतात तो या सर्व बदलांच्या अवस्थेच्या पलीकडे असलेल्या अशा ठिकाणी पोहोचतो ज्या ठिकाणाला सूर्य चंद्र वा अग्नि यांनी प्रकाशित करावे लागत नाही ते ठिकाणच माझे परमधाम आहे या देहातील जीवात्मा हा माझा सनातन अंश आहे आणि तो या प्रकृतीतील मन आणि पंचेंद्रियानं आकर्षित करतो वारा ज्याप्रमाणे स्वतःबरोबर सुगंध वाहून त्याचप्रमाणे जेव्हा आत्माशरात प्रवेश करतो वा शरीर सोडतो तेव्हा तो या इंद्रियांना आपल्यासोबत आणतोवा परत देतो तो कान डोळे त्वचा रसना नाक या ज्ञानेंद्रियांच्या आणि मनाच्या साह्याने इंद्रिय विषयांचे सेवन करत असतो शरीराला सोडून जाताना अथवा शरीरात राहत असताना अथवा इंद्रिय उपभोग घेताना तिन्ही गुणांनी युक्त अशा या आत्म्याचे अज्ञानी लोकांना ज्ञान होऊ शकत नाही केवळ विवेकदृष्टी असलेल्या ऋषींनाच त्याचे ज्ञान होऊ शकते या आत्म्याला पाहण्याकरता प्रयत्न करणाऱ्या योगी लोकांना आपल्याच शरीरात राहणाऱ्या या आत्म्याचे तत्व रुपाने दर्शन होते परंतु ज्यांनी समतोलवृत्ती धारण केलेली नसेल त्यांना प्रयत्न करूनही या आत्म्याचे दर्शन होऊ शकत नाही सर्व जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याचा प्रकाश तसेच चंद्र अग्नि इत्यादींचा प्रकाश माझाच आहे हे तू लक्षात ठेव आणि मीच भूमीत प्रवेश करून संपूर्ण विश्वाला धारण करतो तसेच सर्व वनस्पतीमध्ये रस निर्माण करणारा चंद्रही मीच आहे सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या शरीरातील जीवनरूपी अग्निहून मी भक्ष्य भोज्य लेह्य आणि चोष्य या चार प्रकारचे अन्न पचवतो सर्वांच्या हृदयात मी राहत असतो माझ्यापासूनच स्मृती बुद्धी आणि त्याचबरोबर त्यांचा अभाव यांचा जन्म होत असतो सर्व वेदांद्वारे ज्ञान करून घेण्यासारखा मीच आहे त्याचप्रमाणे मी वेदांचा निर्माताही आहे आणि वेद जाणणाराही मीच आहे असे म्हणता येईल की या जगात क्षर म्हणजे नाशवान आणि अक्षर म्हणजे अविनाशी अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात सर्व प्राणी मात्र हे नाशमान आहेत आणि मी अविनाशी आहे मीच यांना प्रेरणा देत असतो आणि माझ्यात कोणतेही परिवर्तन होत नसते परंतु या आकाशाच्या पलीकडे सर्वोच्च आत्मा राहतो त्याला परमात्मा असे म्हणतात तो सर्वांना व्यापून असतो आणि स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांना तो धारण करतो तो परमात्मा मीच आहे अशा प्रकारे मी नाशमानच नाही तर अविनाशी तत्वांच्याही पलीकडे असतो त्यामुळे या जगात तसेच वेदांमधे मला सर्वोच्च सत्य म्हणजे पुरुषोत्तम असे म्हणतात ज्या सुजान माणसाला माझ्या या स्वरुपाचे ज्ञान असते त्याला मिळवण्यासारखे सर्व ज्ञान मिळालेले असते आणि तो सर्वस्वरपून माझी सेवा करत असतो हि निष्पाप अर्जुना मी तुला हे अतिशय गुप्त ज्ञान सांगितले आहे हे समजल्यामुळे माणूस खरोखरच विद्वान होतो आणि तो, तो मुक्तीच्या काठावर पोहोचतो